अध्याय एकशे शहाऐंशी वा जीवाच्या अस्तित्वाविषयी संशय भरद्वाज म्हणाला जर वायू हाच मनुष्याच्या जीवितास शारीरिक क्रियेस आणि भाषणास कारणीभूत असेल तर मग जीव हा निराळा आहे असे मानणे निरर्थक होय तसेच जर शरीरातील उष्मा हा अग्निसंबंधीच असून तो जठराग्नीच्या योगाने व्यक्त होत असेल आणि जर अग्नि अन्नपचन करीत असेल तर मग जीव हा भिन्न आहे असे मानणे निरर्थकच होय जीव भिन्न आहे असे म्हणावे तर मनुष्य मरण पावला असता त्याचा जीव दृष्टोस्पत्तीस येत नाही केवळ वायू मात्र त्याचा त्याग करतो व त्याच्या शरीरातील उष्माही नष्ट होतो जर जीव हा वायुस्वरूपी असेल अथवा वायुशी त्याचा जर अत्यंत निकट संबंध असेल तर वायुमंडळाप्रमाणेच प्राणादी वायूशी सहवर्तमान त्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले पाहिजे आता जर जीवाचा प्राणादिकांशी केवळ संयोग संबंध असेल व त्यामुळेच तो नाश पावत असेल तर महासागरामध्ये पाषाणदिकांच्या संबंधाने बुडून गेलेले जलमात्र जसे त्या पाषाणधिक पाषाणाधिकांचा संबंध सुटताच निराळे दिसू लागते त्याप्रमाणेच जीवही प्राणाधिकांपासून अन्य असलेला दृष्टीगोचर झाला पाहिजे आता जीव हा एक ब्रह्माचाच अंश आहे असे म्हणावे तर ज्याप्रमाणे विहिरीत टाकलेले पाणी अथवा अग्नीत टाकलेला दिवा हा त्यात प्रविष्ट होताच सत्वर लुप्त होतो त्याप्रमाणे जीवही शरीरादी संघाताचा नाश होताच सत्व लुप्त होतो असे मानावे लागेल पण तसे मानणे बरोबर नाही कारण पंचमहाभूतांनीच शरीर धारण होत असता त्यात जीवित म्हणून निराळा पदार्थ करता मानावेचा अर्थात मानाव कारण नाही म्हणूनच तो निराळा नसला पाहिजे हे उघड आहे अर्थात तो संघात संघातरूपी आहे व म्हणूनच त्या चार हृदय आणि पाचवे आकाश अशा पंचमहाभूतांचा नाश होताच त्याचाही नाश होतो हे निसंशय आहे आहार न केल्याच्या योगाने जलाचा श्वास निरोध केल्याने वायूचा कोष्ठभेद केल्याने आकाशाचा भोजन न केल्यास अग्नीचा आणि व्याधी सूज इत्यादिकांच्या योगाने शरीरातील पार्थिव भागाचा नाश होतो या पाचांपैकी ही पीडा झाल्यास त्यांच्या समुदायाचे पाच निरनिराळे भाग होतात आणि ते झाले म्हणजे मग जीव कोणाच्या मागून जाणार त्याला कशाचे ज्ञान असणार तो काय ऐकणार काय बोलणार अर्थातच काहीही नाही कारण जीव हा पंचमहाभूता व्यतिरिक्त नाही म्हणूनच मी परलोकामध्ये असताना ही धेनू माझा उद्धार करील अशा उद्देशाने जो प्राणी गो करतो त्याची ती धेनू कोणाचा उद्धार करणार जर धेनू तिचा प्रतिग्रह करणार आणि तिचे दान करणार या सर्वाचाही याच लोकात सारख्याच तऱ्हेने नाश तर मग पुढे त्याचा समागम कुठून होणार ज्याचा पक्षांनी म्हणजे भक्षणाच्या कामी उपयोग केला आहे अथवा जो पर्वताग्रावरून खाली पडला आहे किंवा जो अग्नीमध्ये भस्म होऊन गेला आहे त्याला पुनरपी जीवदशा कोठून येणार एखादा वृक्ष तोडला तर त्याच्या मुळाला अंकुर फुटत नाही पण बीजापासून त्याची पुनरपी उत्पत्ती होते तशी प्राण्याची स्थिती नाही मग तो मरण पावल्यानंतर पुन्हा कोठून येणार आहे या संसारामध्ये जे हे परिवर्तन पावत असते ते केवळ परमात्म्याने पूर्वी निर्माण केलेले बीजच होय या बीजापासून बीजाची उत्पत्ती होते मृत झालेल्या प्राण्याचा मात्र नाशच होतो ओम तत्स